पुस्तक बापू माझी आई लेखिका मनूब गांधी वाचक विद्या पाटील प्रकरण आठवे लोभी बापू एकदा सकाळच्या प्यावायाच्या गरम पाण्याला जरा उशीर झाला तेथली हवा फारस दमट असल्यामुळे चूल पेटत नव्हती म्हणून साडीचा एक काठा फाडून मी रॉकेल बुडला बुडवला मागावून बापूजींनी ते पाहिले मी पेटवण्याच्या तयारीत होते तेवढ्यात बापूजी मला म्हणाले तो काकडा दाखव पाहू मी काकडा दाखवला बापूंनी काकडा उलगडला एक नाडी करता येणे एवढी लांब ती चिंदी होती मला म्हणतात ही धुऊन काट आणि उनात वाळव नाडी करता येईल एवढी चिंदी काकड्याला वापरायची मी किती लोबी आहे त्याची तुला कल्पना आहे गरम पाणी जरा उशिरा मिळाले तरी त्याची काळजी कशाला एकतर हा काकडा कितीतरी रॉकेल प्यायला आणि चिंदीवर माझे लक्ष नसते तर ती सुद्धा जळून गेली असती ना मी म्हटले बापूजी आता असा लोप का म्हणून करावा बापूजी थट्टेने म्हणाले तू आहे सुधार बापाची बेटी, पण मला थोडा चुरीसारखी द्यायला बाप आहे एवढी थट्टा करून एकदम गंभीरपणे म्हणाले माझ्या थट्टेतही नेहमी गांभीर्य असते हे समजायला तू शिकलीस की मला पुरे आहे शेवटी ती सुकली आणि तिची त्यांनी नाडी म्हणून माझ्याकडून उपयोग करवला आणि जवळच पडलेल्या गवताने चूल कशी पेटवावी हे शिकवले देशाच्या एवढ्या मोठमोठ्या कामातही अशा लहान लहान गोष्टी शिकवण्यात बापुना अत्यंत आनंद वाटत असे